वाल्मिकी रामायण उत्तरकांड सर्ग ब्याण्णव या साऱ्या कामाची त्वरेने व्यवस्था लावून भरताग्रज रामाने काळविटाच्या वर्णाचा लक्षण संपन्न घोडा सोडला त्या घोड्यावर देखरेख ठेवण्याकरता ऋत्विजासह लक्ष्मणाची योजना करून राम सैन्यासह नैमिशाला गेला परम अद्भुत बनवलेले यज्ञस्थान पाहून त्या महाबाहूला अत्यंत हर्ष झाला आणि तो सुंदर स्थान आहे असे म्हणाला तो नैमिषात असताना सर्व राजांनी त्याला नजराणे आणले आणि रामाने उलट त्यांचा सन्मान केला राजांचा सत्कार करण्याच्या कामी शत्रुघ्नासह भरताला नेमण्यात आले ते अन्न पान वस्त्रे आणि इतर सामग्री यानंतर दे त्यांना देत होते सुग्रीवास हा मोठमोठे वानर ब्राह्मणाना वाढण्याचे काम कसून करीत होते बिभीषण पुष्कळ राक्षसांचे सहाय्य उग्र तपस्या करणाऱ्या ऋषींचे व्यवस्थित दास्य करत होता मोठमोठ्या राजांच्या करता आणि महाबलवान राजाने बहुमूल तंबू बनवण्याची घोड्याची देखरेख लक्ष्मणाने चांगल्या रीतीने राखली होती राजसिंह रामाचा अशा स्वरूपाचा तो उत्कृष्ट श्रेष्ठ प्रकारचा यज्ञ होता त्या महात्म्याच्या यज्ञात दुसरा कसला शब्द निघत नव्हता खूप खूप मनाला येईल ती के याच्याक संतुष्ट झाले पाहिजे इतके महात्माच्या त्या श्रेष्ठ यज्ञात सर्व दिले जात होते नाना प्रकारचे गुळाचे खडी साखरेचे पदार्थ त्यांचे नाव मागणाऱ्यांच्या ओठातून निघते ना निघते तेवढ्यात वानराने आणि राक्षसाने दिलेच समजा तेथे कोणीही मलिन दिन किंवा कृष मनुष्य दिसत नव्हता राजाच्या त्या, त्या श्रेष्ठ यज्ञात सर्वत्र हृष्टपृष्ट लोक होते तेथे जे दीर्घ आयुष्य असणारे महात्म्य मुनी आले होते त्यांना असा दानाचा ओघ लागून शोभणारा दुसरा यज्ञ आठवत नव्हता ज्याने सोन्याची इच्छा दर्शवावी त्याला सोने मिळत होते धनाची इच्छा करणाऱ्याला धन रत्नाची इच्छा करणाऱ्याला रत्न मिळत होते सोने रुपे रत्ने वस्त्रे यांच्या राशी पडत होत्या आणि त्यातून रात्रंदिवस दिले जात होते तपोधन म्हणत होते की अशा प्रकारचा यज्ञ आम्ही इंद्राचा चंद्राचा यमाचा वरुणाचा कोणाचाही पाहिला नाही सगळीकडे वानर आणि राक्षस ठेवले होते ते वस्त्रे धोन अन्न इच्छिणाऱ्यांना भरभरून पुष्पहार देत होते असा राजसिंह रामाचा सर्वग्रहयुक्त यज्ञ वर्षाहून अधिक काळ चालला तरी त्यात न्यून्य पडले नाही उत्तरकांडाचा ब्याण्णव सर्व समाज